स्कंध सातवा अध्याय सतरावा वशिष्ठ विश्वामित्रांचा वाद आणि प्रतिज्ञा हरिश्चंद्र राजाने विश्वामित्रांच्या विनंतीचा अवघ्या करताच विश्वामित्रांना फारच दुःख झाले ते भयाने व्याकुळ होऊन रोदन करीत असलेल्या शूनश्षेपाजवळ गेले त्यांनी त्याला धीर दिला ते म्हणाले हे पुत्रा तू चिंता करू नकोस मी तुला वरुणाचा मंत्र देतो तू मनात त्या मंत्राच्या सहाय्याने वरुणाचे चिंतन कर त्या मंत्राचा जप करीत राहिल्यास तुझे निश्चितपणे आणि चिरंतन असे कल्याण होईल माझ्या आज्ञेने तुझे शुभ होईल विश्वामित्राने शून उपदेश केला दुःखाने भयग्रस्त झालेल्या त्या बालकाने विश्वामित्राने सांगितल्याप्रमाणे त्या वरुण मंत्राचा स्पष्टाक्षराने जप केला या पुत्राने केलेल्या वरुणाच्या जपामुळे प्रसन्न होऊन साक्षात वरुण तेथे अवतीर्ण झाला आणि त्या पुत्रासमोर उभा राहिला प्रत्यक्ष वरुणराज प्राप्त झाल्याचे अवलोकन करताच तेथील जन विस्मित झाले आणि त्या सुरेश वरुणाची पीडित झालेल्या हरिश्चंद्राने आश्चर्यचकित होऊन वरुणाच्या चरणांना स्पर्श करून प्रणाम केला आणि हात जोडून नतमस्त खोवून तो वरुणाची स्तुती करू लागला हे देवादि हे कृपा निधे हे करुणासागरा खरोखर मी पापी आहे मी मूळ महाअपराधी आणि कृपण आहे मी मूळ महाअपराधी आणि कृपण आहे तरीही आपण आज दर्शन देऊन मला पुनीत केले आहे हे सुरेश्वरा मी पुत्राची लालसा धरल्याने आपली अवहेलना केली यास्त आपण कृपाळू होऊन मला क्षमा करावी माझ्यासारख्या दुर्बुद्धीयुक्त पुरुषाचा आपण सुरेश्वर असल्यामुळे अपराध मनात ठेवणार नाही कार्यतत्पर पुरुष इतरांच्या दोषाकडे लक्ष देत नाही हे प्रभो केवळ नरकाला भ्यून मी पुत्राची इच्छा धरली आणि आपली फसवणूक केली पुत्र नसल्यास सदगती आणि स्वर्ग प्राप्त होत नाही या धर्मवाक्याला भिवून मी आपला अपराध केला आहे हे देवादी देवा आपण ज्ञानी आहात आपणासारख्याने माझ्यासारख्या अज्ञपुरुषाचा दोष लक्षात ठेवू नये महाराज सांप्रत मी दुःखी आहे आणि रोगग्रस्त झालो असून पुत्राकडून देखील माझी फसवणूक झाली आहे हे महाराज हे प्रभु, हे कृपासागरा खरोखरच मृत्यूला भिवूनच माझा पुत्र कुठेतरी वनात गेला आहे आणि अजूनही मला त्याचे ठिकाण समजलेले नाही केवळ नाईलाज होऊन मी हा द्विजपुत्र विकत घेतला आहे आणि आपणाला संतुष्ट करण्यासाठी मी या क्रितपुत्राच्या योगाने आपले यजन करीत आहे आपल्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो असून आपल्या दयाघन कृपा वर्षावामुळे सांप्रत माझी जलोदराची पीडा नाहीशी झाली आहे दुर्धर असा रोग जडलेल्या त्या दुःखी राजाचे करुण भाषण ऐकून तो दयाळू वरून राजाला म्हणाला हे राजा माझी स्तुती करीत असलेल्या त्या शूनेपाला सत्वर मुक्त कर तुझा यज्ञ सिद्धिस गेला आहे असे मी समजतो आणि त्यामुळे समाधानाने तुला मी आज रोगमुक्त करीत आहे रोगमुक्त हो असे सांगून सर्व समक्ष वरुणाने राजाला रोगमुक्त केले आणि चाह सुस्थित केला त्या महादळा वरुणाने त्या द्विजपुत्र शूनेपाला सत्वर मुक्त केले ते अवलोकन करताच सर्व यज्ञ यज्ञ मंडपात आनंदी आनंद झाला सर्वानी वरुणाचा जयघोष केला अत्यंत असाध्य रोगापासून मुक्त झाल्याने राजाला अत्यानंद झाला शूनश्शेपही वधस्तंभापासून मुक्त झाला आणि प्रसन्नचित्त झाला त्यानंतर त्या धर्मतत्पर राजाने तो यज्ञ पूर्ण केला त्यानंतर शूनश्शेप हात जोडून तेथील सर्व उपस्थित सभासदांना म्हणाला हे सभ्य हो तुम्ही सर्वजण धर्मज्ञ आहात तेव्हा आता वेदशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे आपण मजबद्दल धर्मनिर्णय करावा हे सर्व मी आता कोणाचा पुत्र झालो आहे आता माझा पिता कोण आपण जो निर्णय द्याल त्याला मी शरण होऊन मान्य करीन तेव्हा त्याचे बोलणे ऐकून सभासदात वादविवाद सुरू झाला हा अजिगर्ताचाच पुत्र आहे कारण हा त्याच्याच शरीरापासून उत्पन्न झाला असून त्याचे पालनही अजिगर्त्यानेच केले आहे तेव्हा हा दुसऱ्या कोणाचाही पुत्र असणे कसे संभवनीय अशा प्रकारे एक विचार पुढे आला हा एक विचार लक्षात घेऊन म्हणाला अहो केवळ द्रव्य लोभाने त्या पित्याने तो पुत्र विकला आहे तेव्हा ज्याने धन देऊन त्याला विकत घेतले त्या राजाचा हा पुत्र होय याविषयी कोणीही शंका धरू नये किंवा ज्या वरुणाने त्याला संकटमुक्त करून जणू पुनर्जन्म प्राप्त करून दिला त्या वरुणाचा हा पुत्र होऊ शकेल शास्त्रवचनच आता मी सांगतो अन्नदाता भयता तथा विद्याप्रदो जन्मदैव पंचयते पितरस्मृत जो अन्नदाता असतो जो भय नाहीसे करणारा असतो तो ज्ञानदान करतो जो द्रव्य देतो अथवा जो जन्म देतो तो जनक होय असे हे पाच प्रकारचे पिते असतात ते ऐकून काही म्हणाले हा पुत्र जनकाचा काहींनी आग्रह धरला हा पुत्र राजाचा काहींच्या मते हा वरुणाचा पुत्र होय थोडक्यात त्यांच्यात एकवाक्यता होईना तेव्हा मोठा वादविवाद झाला पण काहीही धर्मसंमत निर्णय झाला नाही त्यामुळे सर्वांनाच संभ्रम पडला सर्व सभासद एकमेकात वादविवाद करू लागले पण अखेरपर्यंत कोणीच निर्णय देऊ शकले नाहीत तेव्हा सर्वजण वशिष्ठ मुनी म्हणाले हे भगवन होईल असा सांगा। हे महा असे गुरु वशिष्ठ संपूर्ण विचारपूर्वक म्हणाले हे महाभाग्यवान सभासदानु आता मी श्रुतीसंमत असा निर्णय सांगतो तो तुम्ही ऐका असे पहा कि स्नेहित होऊन धनसंग्रहाच्या लोभाने त्याच्या जन्मदात्याने पित्याने हा पुत्र विकून टाकला तेव्हा ज्याने विकत घेतला त्याचा हा पुत्र झाला पण राजाने स्वसंरक्षणासाठी याला यज्ञस्तंभापाशी बांधले तेव्हा राजाचाही पुत्रावरील हक्क नाहीसा झाला अखेर या पुत्राने वरुणाची आराधना केली त्यामुळे वरुणाने संतुष्ट होऊन याला मुक्त केले पण म्हणून हा वरुणाचा पुत्र आहे असे म्हणणे योग्य नव्हे तर मंत्रांच्या योगाने जो ज्या देवाचे स्तवन करतो त्याला देव प्रसन्न होऊन प्राण धन राज्य पशु अथवा प्रसन्न झालेल्या म्हणून महान संकट प्राप्त झाले असता ज्याने दयार्द्र होऊन या पुत्राला वरुणाचा महा तेजस्वी मंत्रोपदेश दिला आणि अत्यंत दारुण संकट प्रसंगी याचे रक्षण केले त्या विश्वामित्राचाच हा पुत्र होय अशा प्रकारे वशिष्ठांचा निर्णय शिष्टसंमत झाला विश्वामित्रांनीही पितृवात्सल्याने प्रेरित होऊन त्या शून उजवाद धरून घरी चल असे म्हणून त्याला घेऊन विश्वामित्र सत्वर घरी निघून गेला शूनश्चेपही विना विश्वामित्रांबरोबर वेगाने चालता झाला वरुण प्रसन्न चित्ताने स्वस्थानी गेला राजा रोगमुक्त झाल्याने यथाशक्ती आपल्या प्रजेची सेवा करून आनंदाने राज्य करू लागला इकडे यज्ञ सर्व वृत्तांत आणि वरुणाने प्रसन्न होऊन आपल्या पित्याला मुक्त केल्याचे ऐकून कुमार रोहित प्रसन्न झाला आणि त्या दुर्गम अशा वनपर्वतापासून पुन्हा परत अयोध्येस येण्यास निघाला तो अयोध्या नगरीजवळ आल्याचे अवलोकन करताच दूतांनी राजाला पुत्र परत आल्याचे वर्तमान सांगितले तेव्हा हरिश्चंद्र राजा अत्यानंदित होऊन पुत्राला परत आणण्यास त्याच्याकडे गेला समोरून पित्याला येत असलेला पाहून रोहितला प्रेमाचे भरते आले त्याला काहीही सुचे ना त्याने दुःखपूर्ण नेत्रानी आणि अश्रूंनी व्याकुळ होऊन आपल्या पित्या भूमीवर लोटांगण घातले तेव्हा राजानेही प्रेमभरित होऊन त्याला उचलून पोटाशी धरले त्याच्या मस्तकाचे अवघ्रण करून आपल्या पुत्राचे शुभवर्तमान विचारले पुत्राला मांडीवर बसून राजाने आनंद व्यक्त केला आणि नेत्रातून वाहणाऱ्या उष्ण अश्रूंनी पुत्राचे मस्तक भिजवून टाकले पुढे राजाने पुत्रासह उत्तम प्रकारे राज्य केले नंतर लवकरच त्या नृश्रेष्ठाने राजसूय नावाचा महायज्ञ केला यज्ञात राजाने वशिष्ठ गुरूंची अग्रपूजा केली आणि त्यांनाच आपले मुख्य ऋषी केले तो उत्कृष्ट असा महायज्ञ समाप्त झाल्यावर इंद्राने सन्मानपूर्वक निमंत्रण दिल्यामुळे गुरु वशिष्ठ त्या रमणी अशा इंद्रलोकी गेले महामुनी विश्वामित्रशिष्ठांबरोबर गेला ते दोघेही काही काल देवलोकात एकत्र राहिले हरिश्चंद्राने यज्ञप्रसंगी वशिष्ठ मुनींची अग्रपूजा केल्याचे ऐकून विश्वामित्राला अत्यंत आश्चर्य वाटले आणि महादुःख झाले त्याने इंद्रस्वेत एकदा वशिष्ठांना विचारले हे महाभाग्यवान मुने आपणाला ही महापूजा कशी प्राप्त झाली ही अग्रपूजा कोणी कुठे आणि केव्हा केली वशिष्ठ महर्षी आनंदाने विश्वामित्रास सांगू लागले ते म्हणाले हे विश्वामित्रे महाप्रतापी अयोध्यापती जो हरिश्चंद्र राजा तो माझा यजमान आहे हे सर्वश्रुतच आहे त्या राजाने विपुल आणि महादक्षिणेने युक्त असा राजसूय यज्ञ केला तो खरोखर सत्यवादी व्रतस्त दातृत्व असलेला धर्मशील आणि प्रजाहित तत्पर असा राजा आहे सांप्रत सर्खा, एक ही राजा त्या एकही राजा पृथ्वीवर आढळणार नाही तेव्हा हे कौशिका त्याने केलेल्या राजसूय यज्ञात मलाहा हा अग्रपूजेचा मान मिळाला त्या हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा पूर्वी झाला नाही पुढेही होणार नाही वशिष्ठांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तो महाकोपिष्ट विश्वामित्र रागाने लाल झाला तो वशिष्टाला म्हणाला हे मुने हा तुमचा व्यर्थ दुराभिमान आहे त्याने वरुणाला वचन देऊन करणाऱ्या राजाची आपण विनाकारण स्तुती करीत आहात हे महामते मी तपाने अध्ययनाने आजवर मिळवलेले सर्व पुण्यपणास लावतो तसेच आपण हे तपससामर्थ्याने मिळवलेले पुण्यपणास लावा म्हणजे आपण ज्याची या स्वर्गातही अतिस्तुती करीत आहात तो राजा असत्यवादी अदाता आणि महादुष्ट आहे हे मी सिद्ध करतो मी जर तसे सिद्ध करून दाखवले नाही तर माझे सर्व पुण्य नाहीसे होईल आणि मी तसे सिद्ध केल्यास आपले सर्व पुण्य नाहीसे होईल असाच आपण पण लावू याप्रमाणे दोघांनीही अभिमानाने हा पण लावला आणि तो पराकोटीचा कोपिष्ट मुनी विवाद करीतच वशिष्ठांसह पृथ्वीवर आला दोघेही आपापल्या अप आश्रमात निघून गेले अध्याय सतरावा समाप्त